पुस्तक हसत जगावं लेखक दादराम साळुंखे वाचक विद्यापाटील प्रकरण एक्केचाळीसावे मी म्हणजे ब्रह्म जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे जीवन अशा जीवनात आलेली हृदयापासून प्रेम करणारी माणसं म्हणजे जीवन यात्रेतील यात्री क्षणाक्षणानं संपणारे जीवन कनाकनाने वाढविणारी अशी माणसं तशी दुर्मिळ परंतु ती दुर्मिळ माणसंच जीवनाच्या उजाडमावर नात्याची हिरवीगार सावली घेऊन उभी असतात जीवन म्हणजे प्रेम उत्साह मदत गती ध्येय या सर्व गोष्टींवर त्यांचा विश्वास असतो छोटे-छोटे आनंदाने हुरळून न जाते इतरांच्या आनंदात दुःखात सामील होऊन स्वतःला तल्लीन करून जीवन सार्थकी लावणे हेच त्यांचा जीवनाची उद्दिष्ट असते स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांना कमी लेखून जीवन जगणारी माणसं स्वतःला खूप हुशार समजतात परंतु त्याच भ्रमात राहून खऱ्या अर्थाने ती जीवनाला पारखी होतात आई वडिलांच्या डोळ्यातील भव्य दिव्य स्वप्ने घेऊन शहरातील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या मुली स्वतःला खूप हुशार समजत असतात मी शिक्षण घेते म्हणजे जगापेक्षा वेगळं काहीतरी करते आहे असे तिला वाटत असते ज्या घरात राणाची मोठी झाली ज्या आईवडिलांनी प्रचंड कष्ट करून तिला शिक्षण देण्यासाठी खस्ता खाल्ल्या त्या घरातील तिची वागणूक शहरात शिक्षणासाठी गेल्यानंतर बदलत जाते शालेय शिक्षण घेत असताना घरातील दारातील रानातील कामाची तिला कधी लाज वाटली नाही ती मुलगी शहरी संस्कृतीच्या एवढ्या आहारी जाते की आता तिला खेड्यातील छोट्या छोट्या कामाची लाज वाटू लागते खरं तर पूर्वी हीच कामं करताना ती त्यातला ते ते सर्वोच्च आनंद घेत होती परंतु शहरातील दांभिक संस्कृती पाहून तिला त्या संस्कृतीत रमायला आवडते आईवड्यांनी सांगितलेली कामं करण्यात तिला संकोच वाटतो ज्या गोष्टीपासून माणूस वंचित राहण्याचा प्रयत्न करतो बरोबर त्याच गोष्टी माणसाच्या मनाला स्पर्श करतात अशा गोष्टींचा स्पर्श होताना जो सावध असतो तो त्या गोष्टी झटकून टाकतो परंतु जो झोपेचे सोंग घेऊन त्यांना मनात प्रवेश देतो तो स्वतःच्या विनाशाला कारणीभूत ठरतो ती गोष्ट म्हणजे माणसाच्या मनातील मीपणा काही माणसांच्या बाबतीत साधी राहणी उच्च विचार हे तत्व बरोबर लागू पडते पण काही याच्याबरोबर उलट वागतात साधे विचार उच्च राहणी जो काळाच्या ओघात मनाला फक्त वेदनाच देत राहते शहरी संस्कृतीला भुलून आपले मूळ विसरणारे खेड्यातील मुले मुली मीपणामुळे भविष्यकाळात स्वतःला उद्ध्वस्त करून घेतात जीवनात पैसा येतो आणि जातो त्याला किती आणि कुठे किंमत हे समजणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच माणसाच्या सानिध्यात मिळणाऱ्या आनंदाला आहे घरात येणाऱ्या माणसांची इच्छा फक्त आपल्याला भेटण्याची असते त्याला पाणी दिले तर आनंद होतो त्याला चहा दिला तर अत्यानंद होतो त्याला जेवण दिले तर तो तृप्त होतो पण हे सगळं आपण हसत खेळत चांगल्या भावनेने केले तर त्यालाही अपार आनंद होतो परंतु हेच दुष्टभाव मनात ठेवून नाक रोडत केलं तर मात्र जेवण मिळूनही तो अतृप्तच राहील ज्या माणसाची वाणी विचार गोड असतात तो नेहमी मीपणापासून दूर असतो इतरांना काही ना काही देण्याचाच विचार नेहमी त्याच्या मनात असतो प्रचंड कष्ट करून आपल्या दोन्ही मुलांना डॉक्टर करून स्वतः मराठी विषयातून पीएचडी करून डॉक्टरेट मिळणाऱ्या डॉक्टर उज्ज्वला देवरे यांच्याकडे मालेगावला गेलो पुण्याहून रात्री बसल्यामुळे पहाटे पाच वाजता मालेगावला पोहोचलो इतक्या सकाळी मॅडमच्याकडे जाऊन त्यांना त्रास होऊ नये म्हणून स्टॅण्ड जवळच असणाऱ्या एका लॉजमध्ये चार पाच तासासाठी थांबलो दहा वाजता लॉजचे बिल देऊन रिक्षा करून मॅडमच्या घरी पोहोचलो एका नावाजलेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य असणाऱ्या मॅडम हातात पाईप घेऊन बागेतील झाडांना पाणी सोडत होत्या शेजारीच त्यांचे पती जे दुसऱ्या महाविद्यालयात प्राध्यापक होते ते उभे होते दोघांच्या गप्पामध्ये स्थांभित मी हाक मारली त्यांनी ओळखले घरात गेल्यावर घरात व घराच्या बाहेरील वातावरणानं ही माणसं धनानं आणि मनानं किती श्रीमंत आहेत याची कल्पना आली दोघांच्याही चेहऱ्यावर श्रीमंतीचा लवलेशही पाण्यास मिळाला नाही मी सकाळी लवकर येऊन लॉजवर थांबल्याचे सांगितल्यावर त्या म्हणाल्या लॉजवर कशाला थांबायचे सरळ इकडे घरी यायचे त्यांचं बोलणं त्यांच्या निर्मळ मनाची साक्षस होती त्यांनी माझ्याबरोबर बोलण्यासाठी माझ्याच भागातील मालेगावला त्यांच्या महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या एकाला बोलविले त्यामुळे मी ही दडपणमुक्त झालो आणि मनमोकळ्या गप्पा मारल्या गप्पा मारताना दोघींवर बायको भरभरवून बोलत होते त्यांच्या बोलण्यात कुठेही अहंकारायला जागा नव्हती मीपणाचा स्पर्शही कधी त्यांच्या मनाला होऊ दिला नव्हता तो दूर असल्यामुळेच परमेश्वराने त्यांना भरभरवून दिले होते कधी कधी काही लोकांना पद आणि पैसा यामुळे नशा चढते मी म्हणजे ब्रह्म, मी म्हणेल तेच खरे वगैरे अनेक निणगंडांनी अशी माणसं पछाडली जातात स्वतःचे दोष झाकून दुसऱ्याच्या दोषाकडे बोट दाखवून तोंडसुख घेऊन समाधान मानणारी अशी माणसं आतून सुखी नसतात माणसं त्यांना घाबरत नसतात त्यांच्या पदाला आणि पैशाला आणि फटकळ तोंडाला घाबरत असतात पण त्याला वाटते माणसं मलाच घाबरतात आणि यातच त्याला खोटंपरण सुख लागतं सकाळी सकाळी हातात वाघासारखं कुत्रं घेऊन त्याची दोरी हातातून धरून जेव्हा त्या कुत्र्याचा मालक रस्ताने झालेला असतो तेव्हा रस्त्याने येणारी जाणारी माणसं कुत्र्याला घाबरत असतात पण मालकाला वाटतं माणसं मलाच घाबरत आहेत त्यामुळे त्याला खूप आनंद होत असतो तसा आनंद पत पैसा आणि फटकं तोंडाच्या माणसांना होत असतो बुद्धीने आणि शरीराने अतिशय हुशार आणि सुंदर असणारे चक्रधर स्वामी खेडोपाडी फिरत फिरत लोकांना प्रबोधन करीत असत एकदा वाटेत त्यांना स्वतःला प्रतिसूर्य समजणारा माहिम बटबेटला तो अतिशय हुशार होता त्यांनी चक्रधर स्वामींना आव्हान दिले दोघांची एका देवळात शाब्दिक युद्ध झाले साहजिकच चक्रधर स्वामी त्यांच्यापेक्षा सरस ठरले आणि माहीमबटांनी त्यांच्या आयुष्यभर शिष्यत्व पत्करले अतिशय हुशार असणाऱ्या माहिमबटाची हुशारी त्यांच्यातल्या मीपणामुळे निश्चय झाली होती कालांतराने चक्रधरांच्या सानिध्यास राहिल्याने माहीमबटाच्या मधला मीपणा नष्ट झाला आणि उच्च दर्जाच्या वाङ्म्याची निर्मिती झाली अनेक वेळा श्रीमंत माणसे समाजाचे ऋण खेळण्यासाठी किंवा काही माणसं स्वतःला आणि त्यांच्या व्यवसायाला प्रसिद्धी मिळावी म्हणून देणग्या अथवा वस्तुरुपाने मोठमोठ्या भेटवस्तू देतात या पाठीमागे त्यांचा हेतू स्वार्थी असतो जेव्हा जेव्हा शीमांसह भेटवस्तू देऊन एखाद्या चॅनेलला मुलाखत देतात तेव्हा तेव्हा त्यांच्यातला मीपणा त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असतो असाच एक श्रीमंत माणूस रामकृष्ण परमहंसांकडे आला रामकृष्णांनी त्याला परमेश्वराविषयी ज्ञान दिले परमेश्वराजवळ जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे इतरांना मदत करणे असे रामकृष्णाने सांगताच त्या श्रीमंत माणसाने विविध संस्थांना दिलेल्या देणग्या आणि विविध पदे भोगत असताना केलेल्या मदतीचा पाडा रामकृष्णांच्या पुढे वाचला त्यावर रामकृष्ण त्याला म्हणाले तू अनेकांना मदत केलीस हे खूप चांगले झाले परंतु तू एक गोष्ट मात्र विसरलास तुझ्यामधील मा मीपणा मात्र सोडलेला नाहीस तो दूर कर परमेश्वर तुला भरभरवून देईल म्हणून माणसाच्या नशाला कारणीभूत ठरणाऱ्या मीपणाला बाजूला करून जर आपण जीवन जगण्यास सुरुवात केली तर जीवनातील अनेक गोष्टींचा निखळ आनंद आपल्याला घेता येईल